योहान अध्याय चार पुरुषांनी हे ऐकले की येशू योहनापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे परंतु खरे पाहता येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत पुरुषांनी आपणाविषयी ऐकले आहे हे येशूला समजले म्हणून येशू येहुद्यातून हो निघून परत गालिल प्रांतात गेला गालिलाकडे जाताना येशूला शमरोल प्रांतातून जावे लागले शमरोनातील सुखार नावाच्या गावात येशू आला याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे याकोबाची विहीर तेथे होती लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता म्हणून येशू विहिरी बसला ती दुपारची वेळ होती तेव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोणी स्त्री त्या विहिरीवर आली येशू तिला म्हणाला मला प्यावयास पाणी दे हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते ती शोमरोणी स्त्री म्हणाली तुम्ही येहूदी आहात आणि मी तर एक शोमरोणी स्त्री आहे तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावायास मागा याची मला मोठे आश्चर्य वाटते येहूदी लोकांचे शोमरोणी लोकाशी सलोक्याचे संबंध नव्हते येशून उत्तर दिले देव काय दान देतो याविषयी तुला माहित नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहित नाही तुला जर या गोष्टी माहित असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते ती स्त्री म्हणाली महाराज जिवंत पाणी आम्हाला कोठून मिळणार विही तर फार खोल आहे आणि पाणी काढण्यासाठी तुमच्या जवळ पोहरा वगैरे हो काही नाही आमचा पिता पूर्वज याकोब याच्या पेक्षाही तुम्ही मोठे आहात काय याकोबानेच ही विहीर आम्हाला हा दिली ते स्वतः या विहिरीचे पाणी पित असत शिवाय त्यांची मुले व गुरे डोरे याच विहिरीचे पाणी पित असत येशू म्हणाला जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल ती स्त्री येशूला म्हणाली महाराज ती पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा दहन लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही येशुने तिला सांगितले जा तुझ्या पतीला घेऊन इकडे ये ती स्त्री म्हणाली मला पती नाही येशु तिला म्हणाला हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही खरे तुझे पाच पती झाले आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस ती स्त्री म्हणाली महाराज मला आता कळले की तुम्ही एक संदेश आहात आमचे वाढ या डोंगरावर करीत परंतु तुम्ही येहूदी लोक म्हणता की येरुशलम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे येश म्हणाला बाई माझ्यावर विश्वास ठेव अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी येरुशेलेम ला आगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही जे तुम्हाला समजत नाही त्याची तुम्ही शमरोनी उपासना करता आम्ही येहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हाला चांगले कळते कारण यहदी लोकांकडूनच तारन येते असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत देव आत्मा आहे म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे ती स्त्री म्हणाली मसिहा येणार आहे हे मला माहीत आहे मसिहा येईल तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगेल येशू म्हणाला ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे मीच तो मशीहा आहे तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले परंतु तुम्हाला काय पाहिजे अगर तुम्ही तिच्याशी का बोलत आहात असे त्यांच्या एकानेही विचारले नाही मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तसेच विहिरी वर सोडून परत गावात गेली तिने गावातील लोकांना सांगितले एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काय केलेले आहे ते सर्व सांगितले त्याला भेटायला चला कदाचित भेटा तो ख्रिस्त असेल मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशू भेटायला आले ती स्त्री गावात होती तेव्हा येशू शिष्य त्याला विनवली करू लागले गुरुजी दोन घास खाऊन घ्या परंतु येशूने उत्तर दिले माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून शिष्य एकमेकांना विचारू लागले येशूला कोणीतरी अगोदरच काही खावायस आणून दिले काय येशू म्हणाला ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न, अन्न होय जेव्हा तुम्ही पेरणी करता जेव्हा तुम्ही नेहमी म्हणता पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचे डोळे लोकांकडे पहा पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत आता ही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे तो आनंद काळासाठी पीक गोळा करीत आहे म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणाऱ्यासह आनंदी आहे एक पेरणी करतो तर दुसरा कापणी असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे ज्या पिकासाठी तुम्ही मेहनत केली नाही त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हाला मिळतो त्या गावातील पुष्कळ शोमरो लोकांनी येशूवर विश्वास ठेवला त्या स्त्रीने येशू जे सांगितले त्यावरून त्यांनी विश्वास ठेवला तिने त्यांना सांगितले होते मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली शोमरो लोक येशूकडे आले त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली म्हणून येशू तेथे दोन दिवस राहिला आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला ते लोक त्या स्त्रीला म्हणाले पहिल्यांदा तुझे आम्हाला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो आता आम्हाला कळले की खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील दोन दिवसांनी येशू तिथून निघाला आणि गालिल प्रांतात गेला पूर्वीच येशू मनाला होता की संदेशाला त्याच्या देशात मान मिळत नाही येशू जेव्हा गालिलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले वलांडन सणाच्या दिवसात एरुशेलेम येथे येशू केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती कारण ते लोकही सणानिमित्त तेथे गेले होते येशू पुन्हा गारिलातील काना गावाला भेट देण्यास गेला काना गावीच येशून पाण्याचे द्राक्षरसात रुपांतर केले होते तेथे राज्याचे जे मुख्य अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी कफर्नहूम नगरात राहत होता या माणसाचा मुलगा आजारी होता येशू येहुदियातून आला आहे आणि आता तो गारिलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले म्हणून तो मनुष्य येशू कडे काना गावी गेला येशूने कफर्नहूम येथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता येशू त्याला म्हणाला चमत्कार आणि अद्भुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल राजाचा अधिकारी म्हणाला महाराज माझा लहान मुलगा मरण्यापूर्वी माझ्या घरी चला येशूने उत्तर दिले जा तुझा मुलगा वाचेल येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नौकर त्या माणसाला भेटले त्यांनी त्याला सांगितले तुमचा मुलगा बरा आहे त्या मनुष्याने विचारले माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले नौकर म्हणाले काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला तुझा मुलगा वाचेल असे एक वाजण्याच्या सुमारासच येशुनी सांगितले होते हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला येहुद्यातून गालिल प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार